हत्तीचं वजन खूप वर्षांपूर्वी एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता त्यानं आपल्या घरी एक हत्ती पाळला होता एक दिवस या श्रीमंत माणसानं आपल्या मित्रांना विचारलं माझ्या हत्तीचं वजन किती असेल तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का मित्रांनी वेगवेगळे विचार मांडले एक म्हणाला एवढा मोठा तराजू कुठे मिळणार मग हत्तीचं वजन कसे करणार हत्तीचे तुकडे करून त्यांचं वजन करता येईल पण असे कसे करणार दुसरा म्हणाला एक लहान मुलगा हा सर्व ऐकत होता हत्तीचं वजन कसे बरे करता येईल नदीकाठी बसून तो बरेच दिवस यावरच विचार करत राहिला एक दिवस नदीत तरंगत असलेल्या एका बोटीकडे त्याचे लक्ष गेले त्याला एकदम एक, एक युक्ती सुचली युक्ती सुचली युक्ती सुचली असे आनंदानं ओरडतच तो श्रीमंत माणसाच्या घरी गेला हत्तीला नदीकाठी घेऊन या मी त्याचं वजन करून दाखवतो तो उत्साहानं म्हणाला हत्तीला नदीकाठी आणण्यात आले मुलानं त्याला नावे चढवायला सांगितले हत्ती नावे चढल्यावर नाव हिंद करू लागली हत्तीच्या वजनानं नाव पाण्यात थोडी अधिक खाली गेली नावेचा जेवढा पाण्यात बुडला होता तेचपर्यंत मुलानं काळ्या रंगानं एक खूण केली त्यानंतर हत्तीला नदीच्या काठावर उतरवले काही लोकांच्या मदतीनं त्यानं नावेत मोठमोठे खडक ठेवायला सुरुवात केली जसजसे मोठे दगड ठेवण्यात आले तशी नाव पाण्यात खाली, -खाली जाऊ लागली पाणी जेव्हा नावेच्या काठावरच्या खुणेपर्यंत पोचले तेव्हा त्यानं दगड ठेवणं बंद करायला सांगितले मुलगा म्हणाला नावेतल्या दगडांचं आणि हत्तीचं वजन आता एकसारखं झालं आता या दगडांचं वजन करा त्यावरून हत्तीचं वजन समजेल मुलाच्या हुशारीचे सर्वांनी खूप कौतुक केले